तो मी जा तिथे देवाला श्रीमंत शब्द वापरलाय देवाला वाहित होत आवडता शब्द देवाला सुद्धा यादव हा माझे श्रीमंत तो मी जा तिथे तरी सर्व विस्ताराचे तात्पर्य परमात्मा स्वरूप प्रतिपादन करणे एवढेच आहे हा बघा आत्मस्वरूप बोधा विषय बोधाने, बोधाने ही याच ठिकाणी गुरुजी त्याचं तात्पर्य त्यात आहे म्हणून बोधाने बुडी दिली असा अर्थ करा किंवा ती उपनिषदांची पद पुढे ढडायला तयार नाही बोधाने विचार केला इथे आपण बुडी दिला त्याच सगळ्यांपणा तिथे बुडी द्यायला लागला <laughs> वा वा मला जना आवडता अतिशय आवडता शब्द देवाला सुद्धा यादव श्रीमंत तो मी जा तिथे देवाला श्रीमंत शब्द वापरलाय देवाला माहित होता का मला माहित नाही शब्द किंवा त्याला आवडत होता का मला माहित पण आता नाही लाज असतो देवाला सुद्धा म्हणायला पाहिजे नाही मला आवडतो बरं का त्याला ते नाकारता येणार नाही असा शब्द आहे महाराजांनी हे या उभीत असा स्पष्ट खुलासा केला आहे की श्री संत सम्राट योग यांचे राजे ज्ञानी यांचे राजे जीवनमुक्तांचे राजे संत कुळीचे राजे असे संत सम्राट भक्तांचे राजे महावैष्णव काय काय तुम्हाला आणखीन सापडतील ते जेवढे विशेषण सापडतील तेवढे सगळे शांती ब्रम्ह कारण की पाहिजे ते था था या सगळ्या शब्दांचा एक तात्पर्य अर्थ एवढाच आहे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर मौली आपल्याला म्हणते कि परम श्रीमंत अनुभवामृत हा जो ग्रंथ आणि या ग्रंथाच तात्पर्य जे परब्रह्म त्या परब्रह्माचं सेवन करून तुम्ही जीवनमुक्त म्हणजे अमृत स्वरूपच भावं असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं किंवा अगदी दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर आपल्याला हा निरोप आहे सांग निरोप आहे किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याला असा आशीर्वाद आहे की बाबांनो तुम्ही या ग्रंथाचा या अनुभवामृताचा हा परम श्रीमंत अनुभव आहे या परमश्री दर्शनाला आपण व्हावं हो। या परमश्री दर्शनाने आपणही अमृत स्वरूप व्हावं हो। वस्तुत तुम्ही अमृत पुत्रच आहात भगवान कबोल करतोय ना ममय वंश जी बोल की ममय वंश या म्हणण्याने देवानी हीच गोष्ट मान्य केली की के मी अमृत स्वरूप आहे तुम्ही माझे अंश आहात माझे अमृत अंश आहात अमृत पुत्र आहात तुम्ही अमृत स्वरूपच आहात तसा करने चा है। त्या करावा और प्राप्त वाव या मन मऊलि सुचवायत है कि दर्शन है हे परम श्रीमत दर्शन केवल चर्म चक्षुला घतिभा दर्शना की आवश्यकता है प्रतिभ अन्भव प्रातिभ अनुभवाचा विषय अमृत हा परमश्रीमंत स्वरूपाचा असल्या कारणाने या दर्शनालाच माऊली असं म्हणते की परमश्रीमंत दर्शन आहे याला सत्याची समक्षता असं म्हणता येईल याला परब्रह्माचा साक्षात्कार असं म्हणता याला या साक्षात अपरोक्षात ब्रह अनुभवती स्वरूप आहे असं म्हणताय अनुभवित स्वरूपता प्राप्त होणं हेच परम श्रीमंत दर्शनाचं स्वरूप असल्या त्या स्वरूपाला प्राप्त होऊन त्या दर्शनाला संपादन करून त्याचं सेवन करून तुम्ही सर्वांनी जीवनमुक्त व्हावं असं महाराजांना म्हणायचंय म्हणजेच देह तादात्म्य रित ता अमृत ब्रह्मस्थिती आपण संपादन करा कारण इथे जीवनमुक्त शब्दाने आपल्याला सुचवलंय महाराजांनी कि तुम्ही जिवंत मुक्त देह परित्याग नव्हे इथे नाही जे लोक असं ओरडतात प्रक्रियांचा अवलंब करून की ज्ञानेश्वर महाराजांना जीवनमुक्ती कुठे मान्य आहे इथे काय शब्द आहे तो वाच शब्द सुद्धा तोच जीवनमुक्त व्हावा असं महाराजांचं म्हणणं आहे जीवनमुक्त हे जे होतो हे सर्व जीवनमुक्त व्हावेत म्हणजेच देह तादात्म्य रित अमृत ब्रह्मस्थित प्राप्त वावी अभी श्री ज्ञानेश्वर महाराज की मनीषा है महाराज आशीर्वाद है ज्ञानेश्वर महाराज निश्चित सूचना यह सूचना मधे अंदाज नहीं निश्चित सूच सूचना महाराज है अगदी चकारात्मक भारत सांगतात हे जे शब्दांनी चकार आहे स्वच्छ निश्चयानं सांगतात की तुम्ही सुद्धा अमृत ब्रह्मस्थिती प्राप्त करून घ्यावी व जीवनमुक्त व्हावं जीवनमुक्त व्हावं या शब्दाचा अर्थ देह असताना देहाच्या अस्तित्व काही तुम्ही अमृत ब्रह्मस्थितीला प्राप्त व्हावं हा ज्या अनुभवामृताचा मुख्य फलभाग आहे ही त्याची फलश्रुती आहे उलट आपण सर्व सिद्धवर आहात म्हणजे सर्व सिद्धांच्या मध्ये सर्व सिद्धांचे शिरोमणी आहात कारण या ऐकायला श्रीमन निवृत्तिनाथ अश्वर महाराज स्वतः सत शिरोमणि सिद्ध शिरोमणि सिद्धांुढ़ी दुसर परिभाषे बोला शंकर निवृत्तिनाथ असना अपन सिद्धेश्वर आहत सिद्धांचे ईश्वर आहत सिद्धांच समी आहत ज्ञानेश्वर महाराज संगत संग अमृत अन्दव हा जो ग्रंथ है हा ग्रंथ अमृताचा अमृत ब्रितीचा अनुभव मी आपल्या पुढे करून अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला हा अजरामर स्वरूपाचा अनुभव आहे हा कधीही विनाश न पावणार अशा प्रकारचा अनुभव आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे अमृत ब्रह्मस्थिती ही अनुभवाचा विषय नसून ती अनुभव स्वरूप आहे श्री गुरु अमृत स्वरूप मीत है अपन मी हा, हा प्रसाद, मी ला है। प्रसाद सेवन कर अपन सर्वानी अमृत रूप वाव ुभूती स्वरूपाला आपण प्राप्त व्हावं म्हणजेच देह तादात्म्य आपण प्राप्त व्हावं याला जीवनमुक्त हे जे होतो असा असाच अर्थ या म्हणण्याचा एवढाच अर्थ आहे की आपण सर्वांनी याच सेवन करून याचं वाचन करून चिंतन करून अमृत रूप जी ब्रह्मस्थिती ती ब्रह्मस्थिती अमृत अनुभूती रूप जी ब्रह्मस्थिती ती तुम्ही संपादन करावी असं ज्या ग्रंथाने सांगितले किंवा असं ज्या ग्रंथाचं खरं फल आहे त्या ग्रंथाचं नाव ठेवलं अमृतानंद हात माझ्या या ग्रंथाचा एक मुख्य परिहार आहे बाकीचा विषय आपण उद्या कुंडली जय अनुभवा अमृत निखळ लाल अमृती येश्वर महाराज म्हणतात मुक्ती ही वे लाळ म्हणजे अतिशय उत्कृष्ट आहे पण हे अनुभवामृत जे आहे हे त्याही पेक्षा निखळ म्हणजे अतिशय शुद्ध आहे कारण केवळ हा शब्द निखळ हा शब्द फक्त सच्चिदानंद रूप ब्रह्मालाच लागू पडतो अन्याला हा शब्द लागू पडत नाही कारण अन्यत्र कुठेही ही असत नाही त्या सत्तेत अनेक पदार्थ असल्या कारणाने केवलता निखळता फक्त ब्रह्माला लागू पडते म्हणून केवळ म्हणून जर पदार्थाला कोणी वापरू लागला तर त्याला केवळ म्हणून पुष्कळ आहे सगळ्यामध्ये मुख्य गोष्ट आहे केवलता केवलता म्हणजेच कैवल्य थोडक्यात सांगायचं केवलता म्हणजे कैवल्य कैवल्य फक्त ब्रह्म आहे दुसरं कोणी नाही कारण केवलता हा फक्त ब्रह्माविषयी संभवणी असणारा भाग आहे अन्याला हा लागू पडत नाही म्हणून निखळ अतिशुद्ध इतकं विशुद्ध कोणीही जगामध्ये नाही कारण कोणता ना कोणता त्याच्यामध्ये दोष आहे इथे असा आहे की सगळ्या दोषांची खाण नाना शक्ती तत्वांची मांदूस जी माया हा अत्यंत कारणरूप दोष पण तोही त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही म्हणून त्याला निर्मळ असं म्हटलेलं आहे जय जय देव निर्मळ आविद्या आदी मल रहीत पुढचे कार्यवर्गातले तर दोष सोडूनच द्या पण कारण दोष तोही जिथे संभवत नाही असं हे निखळ म्हणजे अतिशय शुद्ध यापेक्षा आता शुद्ध असू शकत नाही इतकं शुद्ध सर्वापेक्षा शुद्ध शुद्ध स्वरूप म्हणजे बरं म्हणून महाराजांनी इथे त्याला शब्द लिहिलाय केवळ निखळ हे अनुभवामुळे निखळ आहे निखळ आहे है। म्हणजे केवळ आणि केवळ आता फक्त ब्रह्माला लागू पडते ध्याना कारण कोणताही पदार्थ तुम्ही घेतला तर त्याला कोणी ना कुणीतरी प्रतिद्वित कोणीतरी त्या सत्ते दुसरा पदार्थ सिद्ध होतो हा एकच परब्रह्म पर हा पदार्थ असा आहे परब्रह्म वस्तू अशी आहे की त्या सत्तेमध्ये दुसरा पदार्थ नाही म्हणून त्याला केवळ किंवा निखळ असं म्हटलं जात असं हे अतिशुद्ध असलेलं आहे आणि हे अनुभवांवृत सेवन करून आपण जीवनमुक्त व्हावं मागच्या बोळीमध्ये महाराजांनी असं म्हटलं ते स्वच्छ मृत सेवोनी जीवन मुक्त हे जो हो जीवन मुक्त वहाव जीवन मुक्त पुरुष हेच होते हो अमृत रूप वावे किमृत सेवोनी जीवन मुक्त होते ही अनुभव करता है अनुभव अमृता सेवन करीवन मुक्त वहाव अर्थ होमृत अतिशय शुद्ध आना से करतार्थ वाव जीवन मुक्त वाव हे अमृत इतकं इतकं शुद्ध आहे ला शुद्ध आहे त्या शुद्धतेला पाहून अनुभवामृताची या विशुद्धतेची स्थिती पाहून अमृताला ही लाड घोटावी लागते इतकं हे शुद्ध आहे इतकं त्याचं आणि महत्व आहे आता इथे जो दुसरा अमृत शब्द वापरलाय याबाबत थोडासा विचार करण्याची गरज आहे याच्यावर बराच मतभेद आहे पण दोन्ही अर्थ मी आपल्याला सांगणार या अमृताने म्हणजे अनुभवा अमृताने मुक्तीरूप अमृताला लाल घोटायला लावली असं म्हणायचंय का स्वर्गीय अमृताला लाल घोटायला असं म्हणायचंय असा याचा विचार आहे तर दोन्ही अर्थ केले तर त्यात काही बिघडत नाही पण दोन्ही अर्थ करते थोडी आणि चिंतनीय स्थिती त्यातली ती समजत त्यातला एक अर्थ आपण अगोदर पाहूया कि हा अनुभवामृत नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ मूर्तिमान असलेल्या कैवल्याचं कथन करणार आहे म्हणजे केवळ तेच विशुद्ध ब्रह्माचं कथन करणार आहे या ग्रंथ रूपाने मी तुम्हाला कैवल्य प्रतिपादन केलेलं आहे किंवा म्हणा ही सगळी एकंदर वाघव्यवहाराची स्थिती केवळ त्या कैवल्याच्या विषयीची आहे आणि ती सुद्धा काल सांगितल्याप्रमाणे अन्यांची व्यावृत्ती करून ही माझी सगळी ग्रंथ कृती व अन्वयकृती ती त्या स्वरूपात विलीन होणार आहे कारण मी त्याचं नाव ठेवले केवल म्हणून निखळ म्हणून निखळ म्हणे तर मग त्यात ह्या शब्दाची तरी प्रवृत्ती कशी असेल तर तो शब्दही तिथे पूर्ण रूपाला प्राप्त होतो या अनुभवामृताच्या सेवनाने आस्वादनाने आपण सर्वांनी अमृत रूपाला प्राप्त व्हावं कृतार्थ व्हावं कि म्हणा या अमृत रूपाने या अनुभवामृताच्या सेवाने सेवनाने आपण अनुभव रूप अमृत अनुभव रूप अमृत ब्रह्मस्थिती रुपाला तुम्ही प्राप्त झाला म्हणजे हे अमृत ब्रह्म इतकं महत्वाचं आहे इतकं शुद्ध आहे की ते इतर अमृताला लाल गोटायला लावत म्हणजे तरी काय अनुभवामृत हे मी या ग्रंथाला दिलेलं नाव आहे अनुभवामृत म्हणजे अनुभवती स्वरूप असलेलं अमृत स्वरूप असलेलं असं ब्रह्म असा त्याचा हे अमृत म्हणजे ब्रह्म हे प्रसिद्ध असलेलं सर्वांना हे त्याच्यापेक्षा दिव्य आहे स्वर्गीय अमृताविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी पुष्कळ पुष्कळी लिहिलेला आहे किंवा त्यांची त्रेधा तिरपीठ कशी उडते एका शब्दात एका उदित महाराजांनी असं लिहिलेलं आहे कि जे काळकुटाचे सहोदर मृत्यू घेणे प्याले आमर, देव देव अमर जे देहाचे पुरंदर चौदा झाले काय अमर होण्यासाठी म्हणून या स्वर्गीय देवदेवतांनी या अमृताचं प्राशन केलं आणि त्यांना असं वाटलं की आता आम्ही अमर होणार आम्ही आता मरणार नाही असं म्हणून त्या लोकांनी त्या अमृताचं सेवन केलं हे स्वर्गीय अमृत अत्यंत दिव्य स्वरूपाचा असं अमृत पण ते अमृत सेवन करणारे जे इंद्र ते एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये चौदा जणांची पंक्ती उठते हे कसला अमृत ज्ञानाश महाराजांनी त्याचं पुढे वर्णन करताना असं म्हटले वायाच्या अमृतपणाचा आभास उघी त्याला का अमृत म्हणतात कळत नाही म्हणतात नाव ठेवले त्याचं अमृत म्हणून पण आहे ते मरक अगदी मराठी जाण्या काय आहे ते मरणार मरत अँड धूत कंपनी वॉशिंग अँड डाईंग कंपनी तेव्हा हे मरत आणि धूत कंपनी आहे त्याला धूत पवित्र का म्हणतात काही कळत नाही ते डाईंग कंपनी असताना सुद्धा त्याला लोक म्हणतात धूत कंपनी म्हणतात पवित्र कंपनी म्हणतात हे पवित्र नाहीये हे पवित्र आहे कारण त्या देव लोकांना दिका दिकाना सुद्धा अमृतातलं जर खरं असेल ते, ते जर या वृक्षाला प्राप्त झाले असते तर त्यांना असा पश्चाताप करण्याची वेळ आली नसती काय जन्माला आली नसते हा ब्रम्ह लोक हा पुनरावर्तीनोवर्जून सगळ्यांना पुन्हा गडगडायला लागत त्यांना असं वाटतं शेवटी हा अंतरा या अवचिता त्यांना तळमळ आहे हे कसले अमृत हे कसले अमृत महाराजांनी त्याचं त्या इंद्राची त्रेधा त्रिपीठ ही जशी उडवली कि एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये चौदा जणांची पंक्ती येते व जाते एका दिवसामध्ये चौदा जणांचं राज्य येत ते राहतात राज्य करतात वठ हुकुम काढतात काय सगळे जे काही त्यांचे ज्या योजना दश वार्षिक करतात आणि ब्रह्मदेवाचा त्यामुळे फक्त एक दिवस झालेला हे जर महापालक्षात आलं तर महाराज म्हणतात त्यातल्या प्रत्येक इंद्राची तराशी आहे काय पुण्याशी पावटी सरे सगळी ती उटी उतरे ती महती ती लगेच संपते मग <गेवी> येऊ लागत की माझारी मृत्यू लोक असा असतानाही त्याला लोक हे अमृत असं म्हणतात मोठं आश्चर्य अर्थात स्वर्गीय हे जे अमृत आहे हे स्वर्गीय अमृत जरी लोक दिव्य म्हणत असले तरी मी या लोकामध्ये आणि हे जे मी वर्णन केलेलं आहे हे ज्या अमृताचं वर्णन केले तर या लोकातलं असलं तरी अनुभवामृत त्या अमृतापेक्षा श्रेष्ठ त्याचं एकच कारण सगळ्यात महत्वाचा दोष आहे तिथे अनित्यता आहे आणि इथे नित्यताय तरी त्याचे इतर दोष असले तरी या सगळ्या दोषामध्ये अनेक तत्व हा दोष अतिशय महत्वाचा आहे आज ना उद्या एवढंच आहे की ब्रह्मदेव काय करतो त्याची थोडी वाढ करीत असत इंद्र काय करतो वाढ करतो इंद्र होणं म्हणजे आजचा मृत्यू उद्यावर ढकलणं एवढा त्याचा अर्थ ब्रम्हदेव होणं म्हणजे मृत्यूच्या काळाला थोडस दीर्घत्व आणणं तो पुढे लोटणं एवढा त्याचा अर्थ होतो मृत्यू तळतो असा त्याचा अर्थ होत त्याचा अमरत्व हे मरणार असा आहे आज न उद्या त्याला कधीतरी मृत्यूच्या मापात यावं लागतं म्हणून त्या अमृताला विशेष महत्व नाही महाराज म्हणतात त्या अमृतापेक्षा हे अमृत श्रेष्ठ आहे त्या अमृतामध्ये अनित्यत्व आहे त्या अमृतामध्ये आज ना उद्या कधीतरी नाश होण्याची भीती आहे <brahim>। हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज अनुभवामृत म्हणजे मोक्ष म्हणजे कैवल्य म्हणजे ज्याला नित्यता आहे पारमार्थिक आहे असं हे ब्रह्मरूप आहे अमृत रूप अशी जी ब्रह्मस्थिती ब्रह्मस्थिती म्हणजे देवांचं अमृत हे नव्हे देवांचं अमृत म्हणजे मोक्ष नव्हे देवांच्या अमृताला आज ना उद्या कधीतरी विनाश आहे देवाच अमृत प्यालेले देव आता त्या लोकातलं देवांचं म्हणजे त्यांच्या त्या लोकात प्रसिद्ध असले अमृत ते सेवन करणारे देव तेही गडगडतात मोहना त्या देवाना व त्यांच्या दिव्य अमृताला दिपवून सोडणारं माझं हे अमृत काय त्यांना दिपवून सोडणारं माझं हे अमृत आहे हे अनुभवामृत म्हणजे योगीच काहीतरी आपल्या पुढे मी मांडलेलं नाही हे त्यालाही अगदी खरं सांगायचं आपण जर अमृत जे स्वर्गात आहे त्या स्वर्गात असलेल्या अमृताची कथा जर या अनुभवामृताला येऊन आपण सांगायला लागलो अमृत रूप असलेल्या अशा ब्रह्मस्थितीला येऊन जर सांगायला लागलो ती अमृत रूप असलेली ब्रह्मस्थिती अर्थात देह तादात्म्य रित एखाद्या जीवनमुक्त पुरुषाला थोडक्यात अगदी तुमच्या ध्यानात येण्याकरता ते बदलून जर थोडंसं बोलायचं झालं तर एखाद्या जीवनमुक्त पुरुषाला की ज्याने देह तादात्म्य रहित अशी अमृत ब्रह्मस्थिती संपाद दिलेली आहे त्याला येऊन जर त्या अमृताची कथा आपण सांगायला लागलो तर तो शहाणा असल्या कारणाने थोर असल्या कारणाने उदार वृत्तीनं ते सगळं आपलं ऐकून घेईल आणि सरते शेवटी तो सांगेल बरोबर आहे तू केलेलं वर्णन अमृताचं पण मी ज्या अनुभवामृताचं सेवन करतोय किंवा ज्या अमृत ब्रह्मस्थितीला पावलोय त्या दृष्टीने तू हे केलेलं सगळं वर्णन व ज्याचं तू वर्णन केलं तो वर्णविषयी अमृत अकिंचित कराय एका शब्दात तो सांगेल चांगल्या म्हणजे ते असून नसून सारखा माझ्या या अनुभवाच्या मानाने त्याची कितीही तुम्ही कथा केली कितीही त्याचं वर्णन तुम्ही केलं तरी वर्णविषयी असलेला जो अमृताचा भाग तो अमृतच मुळे माझ्या दृष्टीनं आणि अकिंचित कराय असून नसून सारखा अगदी खरंच त्याच्यापेक्षा चांगल्या शब्दात सांगाय कुछ कामात आहे पण कुछ कामात आहे म्हणजे फोटो काढला तरी आहे काय महत्व देत म्हणून माझं जे अनुभवामृत आहे अनुभवामृत माझं हे अनुभवामृत आहे श्रीमंत आहे परमश्रीमंत त्याचं कारण हे श्रीमंती कधीही नष्ट न होणार आहे कधीही विनाश न पावणारी अशा असल्या याचं नित्य स्वरूप असल्या याची अपूर्वाही त्या मानाने कितीतरी मोठी असल्यामुळे तुझं हे अमृत तुझं हे अमृताचं केलेलं वर्णन सगळं अकिंचित करा काय त्याला विशेष महत्व नाही म्हणून कि तुझ्या या स्वर्गीय अमृताला यद्यपि ते दिव्य भोगणाऱ्यांचं शरीरही दिव्य स्वरूपात आहे तरी सुद्धा त्या अमृताचा आज ना उद्या कधीतरी वीज येणार आहे कंटाळा येणार आहे अनित्यत्व जर कळलं त्या इंद्राला आपण जो म्हणजे कळलं की आपण जो त्याला सांगितलं समजा घेऊन जा आपल्याला तो भेटणार नाही आपल्याला इथले इंदिराबाई भेटायचे मोठे मारामार चालले तर आपल्याला मुख्यमंत्री भेटायचं तर मारामार चालले तर तो, तो इंद्र काय आपल्याला भेटतो पण समजा भेटला त्याच्या कानात आपण सांगितलं तुझी जी एवढी सगळी संपत्ती आहे ना ती संपणार आहे तुझा ऐश्वरी आज नवद्या कधी नष्ट होणार आहे त्याची जाणीव त्याला झाली ती तुमच्याद्वारा हो त्याची त्याला हो पण त्याला ही जाणीव होते न होते हो त्याच्या चित्तामध्ये हरहुर सुरू आणि त्या हुरहुरीमुळे प्राप्त असलेल्या त्या दिव्य अमृताला वा दिव्य देहाला पाहूनही त्याच्या चित्तामध्ये ती वृत्ती तदार आहे म्हणून महाराज म्हणतात की मी जे हे सांगितलेल्या अमृतानुभवाचं वर्णन आहे हे अतिशय महत्वाचं आहे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्या दिव्य अमृताचं सेवन करूनही <coughs> त्यांना कधी ना कधी कदे ते मरणाची भीती अनित्यत्वाची जाण होते न होते तो त्यांच्या चित्तामध्ये जर प्राप्त सुखापेक्षाही ही हुरहुर जास्त बोतरी होते त्यांना असं वाटत कि चुकलंय कुठेतरी काय चुकलंय कुठेतरी असं त्यांच्या लक्षात येत तात्पर्य उलट असं आहे की माझ्या अनुभवामृताची कथा त्याला तुम सांग म्हणजे त्या इंद्राधिक देवाना तर याच या वर्णन ऐकून लाल सुटेलच पण त्या खास अमृताला ही या अनुभवामृताचं वर्णन ऐकून लाल सुटेल आणि ते सुद्धा विचार करेल की इतकी जर अनुभवामृताची लोकोत्तर अपुरवाई आहे लोकोत्तर आहे महारा <laughs> उगीच महती दिलेली आहे लोकांनी अमृत म्हणून मला उगीच महती दिलेली आहे तो या त्या या अमृताचं वर्णन आहे पण तो फिका पडेल अमृत जयास फिके पुढे जयापुढे अमृत हे फिक ठरणार आहे नामामृताचं वर्णन करताना ना साधू संतांनी असं स्वच्छ म्हटलंय जीवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे कारण अमृत रूप असं जे ब्रह्म असा जो देव त्या देवाचंही नाव असल्या देवालाही अमृतत्व आहे त्याच्या नामालाही अमृतत्व आहे म्हणून साधू संतांनी नामाचं वर्णन करते या अमृताला फिकाय असं सांगितलं हे अकिंचित करत ठरत असं त्याचं म्हटलेलं आहे काय झालं विशेष महत्व आहे त्या अमृताला या अनुभवामृताचं वर्णन ऐकून पाणी सुटेल तोंडाला काही पदार्थ असे असतात पदार्थ मिळत नाही पण त्यांच्या नावात असतात समर्थन महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंतराने असं स्वच्छ केलंय की चिंत म्हटल्यावर सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटत काही कारण नाही वर्णन करायला जातं काही नको चिंत म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडाला पाणी सुटतं त्या अमृताला जर या अनुभवा जर श्रवण घडलं तर त्याच्या तोंडाला पाणी सुटेल काय म्हणून सुटेल म्हणून महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा याची महती जास्त आहे म्हणून महाराज म्हणतात येणे अमृत येणे अमृत आहे जया अमृता उठे या अमृताच महत्व अमृत अवित स्वरूप अमृता की गोड़ी अतिशय अवीट है अवीत व ऐकुन दृष्ट व श्रोत कि अमृता तो पानी सुटाव याल सुटते इतकी युभवामृता की लोकोत्तरता है महती है अपूर्वाही है थोरवी है उलट <स्थिवास> देवाचार अमृता ला अमृत मनता कहीं संगता मौलीच्या शब्दात एवढं की वायाचे अमृतपणाचा अमृतपणाचा अमृत म्हणून एवढे दरिद्रमृत मिळायचं मारामार या अमृताची काय कथा आपल्याला एवढी गोष्ट करी कि बालामृतापेक्षा हे अमृत मोठ आहे ठीक आहे एवढी त्याची महती आहे पण अनुभवामृताची जर त्याची योजना तुलना करायला लागला तर मग ते शोभणार नाही ते फिक पडणार आहे त्या दोष आहे अनेक दोष अतिशय महत्वाचा आहे त्याच कारण या अमृताची प्राप्ती कशाने होते त्याची प्राप्ती काही कर्म केली पाहिजे यज्ञाधिक अशी काही साधनं सांगितलेत कि त्या यज्ञाधिकांच्या अवलंबाने मनुष्याला ही स्थिती प्राप्त होते महाराजांनी जैसिका शतमख संपत्ती स्वर्गीयची महाराजांनी लिहिले कि तुम्ही शंभर यज्ञ त्या क्षत्रियाने केले म्हणजे त्याला इंद्रपद प्राप्त होतं म्हणजे तो या अमृत पिण्याचा अधिकार आहे ब्रह्मदेवाच्या पदाच्या प्राप्तीचं वर्णन केलंय ब्रम्हशाना परो वाढणे नाही जीवाचे कितीही माणूस मोठा मोठा झाला म्हणजे जीव तर ब्रह्मपदवी ब्रह्मदेवाच्या पदवीला प्राप्त होतो तर पदवी ब्रह्मदेव होतो महाराज म्हणतात पदवी ब्रह्मदेव झाला तरी तिथे दुःखाची स्थिती आहे दुःखाचं बीज त्याच्यामध्ये आहे ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त झणी जडो असं स्वच्छ महाराजांनी देवाजवळ विनवलंय प्रार्थना केली सार असा आहे शतक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा तरी तोच ब्रम्ह अनोहे आणि एक न्याय सांगून ठेवलाय वेदांत शास्त्रामध्ये कि जे कृतक असत ते अनित्यम कृतकमित्यम यज्ञाधिक कर्मांच्या द्वारे स्वर्गाधिकांची प्राप्ती होते अर्थात स्वर्गाच्या अमृताची प्राप्ती होते ब्रम्हदेवाची प्राप्ती होते म्हणजे ते सगळं कृतक आहेत थोडक्या तुकाराम महाराजांनी त्याच अभंगाच्या शेवटी असं लिहून ठेवले चे जेजी कर्म धर्म कर्म धर्म पास प्राप्त होती सर्व अनित्य विनाशी नाशवंत स्वतार महाराजा ने मटले लिया अर्थ एवडाच है, है।, <coughs> है। <coughs> कि वर्णन करता दादा ने जव जव एक दहा बारा पनाश लिखे की मोक्ष हा प्राप्त नहीं कर्माची जी फलक दिली आहेत ती तुम्ही वाचा वर्णन तिथे मी सगळी आता तुम्हाला इथे सांगत नाही मोक्ष हा प्राप्य नाही मोक्ष हा उत्पाद्य नाही मोक्ष हा संस्कार नाही आणि चार प्रकाराने महाराजांनी तिथे वर्णन केले जाणार म्हणजे उत्पाद्य नाही प्राप्य नाही आणि संस्कार्य नाही त्याच्यामध्ये सुद्धा गुणाधान नाही दोषापण आहे असा हा मोक्ष असल्या त्या मोठ्या ठिकाणी कर्माचा काडी मात्र उपयोग कोणताही उपयोग म्हणून प्राप्त नाही तसा उत्पादक ठरत स... नाही उत्पादकही ठरत नाही जितकी म्हणून कर्माची जी योजना केली आहे तेवढी जेवढी फल तुम्ही सांगाल ते सगळी त्या सगळी मोक्ष स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही कारण मोक्ष संस्कारही असायला पाहिजे होता मोक्ष हा उत्पाद्य असायला पाहिजे होता मोक्ष असायला पाहिजे होता पण असा मोक्ष नसल्या कारणाने तिथे कर्माचा काडी मात्र उपयोग होत नाही याबाबत दादाने पुष्कळ वर्णन केले आणि त्या सगळ्या वर्णनाचा विचार करा दिसून येईल की जे जे कृतक असत्य असतं कर्माची जी फल आहेत त्यापैकी एकही फल त्या एक मोक्ष स्वरूपाच्या ठिकाणी नसल्यामुळे कर्माचा मोक्षोत्पत्तीमध्ये म्हणजेच मोक्षाच्या अभिव्यक्तीमध्ये उपयोग नाही काडी त्याचा उपयोग नाही यद्यपिर मोक्षाला कारणीभूत असलेल्या ज्ञानाच्या प्राप्तीमध्ये कर्मोपासनेचं परंपरेने साधनत्व मान्य केलेलं आहे ते आपल्याला मान्य आहे तरी पण साक्षात साधनेतेचा मात्र निषेध आहे असा असल्या कारणाने या सगळ्या आणि अमृताचा विचार केला असता त्याच्या सगळ्या स्वरूपाचा विचार केला असता त्याच्या मुळातच मुळे कृतकता आहे त्याचा जन्म आहे ते, ते, ते कर्मजन्य म्हणून त्याला आज ना कधी ना विनाशित्व असल्या कारणाने महाराज म्हणतात यज्ञाधिक कर्माधिकांच्या द्वारे जे फलस्वरूपतेला पावलेला आहे किंवा यज्ञाधिक कर्मांचं फल म्हणून ज्यावेळी वर्णन केले असा अमृत ते कृतक असल्यामुळं अनित्य आहे हा सगळ्यात मोठा दोष त्याच्यामध्ये असल्या त्यापेक्षा मी ज्या अनुभव अमृताचं वर्णन केलं हे कृतक नाही हे नित्य स्वरूपाचं आहे पारमार्थिक नित्य स्वरूपाचं आहे म्हणून या अमृताचं वर्णन ऐकून त्या अमृताला आणि असं वाटणार हे स्वाभाविक आहे हीच गोष्ट स्वतः पुण्ये मर्त्य लोकम विशंती द... आ... मधे राहिले त्या अगोदर तेव्हा असा तो विनाश होतो प्रयविद्या माम सोमपाज्ञे रिष्कस प्रगतीं प्रार्थयंते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक कृष्ण स्वर्ग लोकम विशंती ते पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये येतात म्हणून त्याला अनेक तत्व आहे ही गोष्ट किंवा हा दोष न टाळता येण्यासारखा अटळ अपरिहार्य स्वरूपाचा असल्या कारणाने त्या गीतेने आपल्याला ही गोष्ट स्पष्ट सांगितली आहे कि त्याला कालाच बंधन स्वर्ग लोकाला आणि त्या अमृताला वा त्या अमरपणाला कालाचं बंधन आहे कि म्हणा कालाच्या बंधनानं त्याला बांधलेला आहे आणि कालबंधनाने बांधला असल्या कारणाने त्याचा कधी ना कधी तरी विनाश आहे फक्त एवढंच आहे की काल वाढवलाय तेव्हा आम्हाला जर शंभर वर्षांचं आयुष्य असेल तर त्याचा हिशेब जसा सांगितलाय काल त्या हिशोबाप्रमाणे ब्रह्मदेवाचा आयुष्य एवढंच फार ठिकाणी उणेपणा ज्ञानेश्वर महाराज तो उणेपणा किंवा भगवंताने भगवद्गीते हा उणेपणा प्रगट स्पष्ट करून त्याची नोंद करून ठेवली असल्या कारणाने त्या नोंदीच्या द्वारे जर आपण या ओवीकडे बघू लागलो तर त्या नोंदीवरून आपल्याला असं दिसून येतं की येणे अमृते अमृता ही लाळ उठे या अमृताचं वर्णन ऐकल्या बरोबर कारण हे अमृत म्हणजे हे अनुभव अमृत हे त्या दोषापासून विमुक्त आहे तो दोष या त्या ठिकाणी नाही म्हणून त्या दोषापासून मुक्त असलेल्या या अमृताचं वर्णन ऐकून या अमृता पुढे वर्णन ऐकून या अमृताला पाळून त्याला तोंडाला लाळ सुटावी त्याच्या तोंडाला पाणी सुटावं हे योग्य आहे उचित आहे असं ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्यात तात्पर्यंत तेव्हा या अमृताच्यामुळे सहजच माणसाच्या ध्यानात येण्यासारखा की अनित्य असलेल्या पदार्थाला नित्य पदार्थाला पाहून तोंडाला पाणी सुटणं स्वाभाविक आहे तर न्यून ऐश्वर्याच्या माणसाला आपल्यापेक्षा अधिक ऐश्वर मिळालं म्हणजे वाटतं की बरोबर नाही पण एकापेक्षा एक वरचडपणा सातिशयत्व म्हणून ज्याला म्हणतात ते त्याच्यामध्ये या अमृताला सातिशयत्व हे अनुभवामृत आहे याला सातिशय हे निरतीशय नित्य आहे त्याला सातिशय त्याच्यापेक्षा दुसरा दुसऱ्यापेक्षा तिसरा कारण देव लोकात सुद्धा अमृत पिणारे जरी सगळे असले तरी प्रत्येकाचं ऐश्वर प्रत्येकाच्या ऐश्वर्यात पुन्हा वरचड आहे एक माणूस भेटला त्याच्यापेक्षा दुसरा एखादा वरचड अगदी हल्लेच्या शब्दात बोला एकापेक्षा एक असतात तो त्याला भेटला की पहिला आपला बारीक होतो पण आहे पूर्वीच्या मला म्हणीप्रमाणे सांगायचं झालं शेराला सव्वा भेटला पहिला खरोखर शिल्लक राहत नाही पण आपल्याही त्याला मोठेपणा उदारपणा पत्करून पावशील होत असं म्हणे अशी स्थिती याच्यामध्ये असल्यामुळे आटोपले ना शेवटी काय अमृततील सगळे आटोपले की नाही कितीही अमृत मिळालं तर ते शेवटी त्यांचा विनाश झाला का नाही शेवटी गमक हे आहे फक्त एवढा आहे काल नाव हो नाही का काय त्या न शरीरामध्ये अमृत कुपी होती <coughs> का होमृतकुपी असून फार तर एवढं झालं की रामचंद्र प्रभूला थोडा विचार करायला लागला की अरे पुन्हा पुन्हा मस्तच जात आहे तर पुन्हा एक काय मोठं माझं शौर्य चुकलं का माझ्या काही बाणामध्ये हे झालं काय ते अमृत पित त्यांची काय करायची बघायला <laughs> त्यांची काय ते बघा तिथे जाऊन बसले त्यांचं काय आम्हाला लोक बेकार करत महाराज म्हणजे मोटारी बंगल्यात राहतात तेव्हा सुखी असतील म्हणजे आम्हाला जर मोटार बंगला मिळाला तर आम्ही पण चुकी होऊ तो असं ज्यांना मोटार आणि ही प्राप्त आहे त्यांची तू भेद घे म्हणजे तुझ्या लक्षात येईल कि ते खरे सुखे कदुखेल घडलेली गोष्ट तुम्हाला माहित आहे पूर्वी सांगितली पुन्हा एकदा समजा दादा एकदा त्या धनराजगिरी जिला बेटार घे त्याच्या वडिलांची आणि दादांची फार मैत्री असल्या मैत्री म्हणण्यापेक्षा थोडस सा खरं सांगायचं तर तो नरसिंहगिरीजी दादांचा भक्त होता दादांचे पाय चेक होता फॅगरी खरं सांगायचं त्यामुळं दादांचं त्याच्या मुलावर प्रेम असण स्वाभाविक आहे त्याला बरं नाही म्हणून दादा भेटायला गेला तो होता महाबळेश्वर तिथे भेटायला गेले तर वर भेटायला गेले त्याच्या दारात थे थे। ते मोटार होते तर त्याचं नाव मला माहित नाही पण ते अति त्यावेळी बसीचे आता तुम्ही एम्पला गाडी म्हणता त्या योग्य तिची ती गाडी त्यावेळीची होती आणि ते धोकाट्यांना होते शाळेमध्ये इथे शिकायला त्यावेळी <laughs> काहीतरी शिकायला होते त्यावेळेस ते दादा वर भेटायला गेले तर तू थांबून तर ते गाडी बघत होते ते दादा दोन भेटून बोलून खाली आले ते गाडी बघण्यामध्ये इतके मग झाले होते आठवतची नाही देही देही बघव अशी स्थिती त्यांची निर्माण झाली होती दादाने एकदम म्हणून काय रे तुला गाडी आवडली तेव्हा अगदी किती भगतोय बारकाईना अगदी न्याळून तुला आवडली का गाडी म्हणले दादा हे सगळं ठीक आहे आपल्याला मिळणार का मुळे काय काय म्हणते बघतोय एवढं आपल्याला मिळणार थोडीच आहे दादा म्हणले तुला हवी आहे का गाडी ही गाडी मी तुला आत्ता देतो पण होत आहे म्हणले त्याच्या मागे काय होत आहे की त्याच्याबरोबर पाहिजे असली तर ही गाडी तुला मी ते झोपाट्यांना हुशार ते म्हणले मला ती गाडी नको कोणते मुळव्याने नको मी आय आता बरं आहे त्याच म्हणले ही गाडी ज्याला मिळायला ना त्याला मुलग्या दिल्या तू पडल्यावरती हजारी त्याचा हे असं आहे चालतंय का बघा त्यात काय कारण झाली ते बघा म्हणजे आपली काय होईल अमृतत्व नाव त्याला दिले अमृतत्व असं नाहीये त्याला आज नाव द्या कधीतरी दोष असा त्याचा म्हणून महाराज म्हणतात कि या बोलण्यात ता तात्पर्य एवढाच आहे कि अनित्यतेचा दोष लक्षात घेऊन या नित्यतेकडे पाहिला असताना असं वाटावं हे स्वाभाविक आहे सहन हो पानी सुटतर है उलट हाथ मुक्ति का जरूर विचार करू लगलो हि जी मुक्ति है अमृत स्वरूप अमृत ब्रह्मरूप आयना हिता कभी ही विनाश हो अमृता अनुभ अमृता पहुन तो पानी सुटाव यानी लाल गोटाव हे योग्य है अनुभव दुसरा दुसरा अर्थ असा आहे दादानी तिथे लिहिला मुक्तीरूप अमृतालाही लाळ घोटाळले गोटावी लागते असं पुढे महाराजांनी लिहिले दादा अभंग आहे तो अभंग त्या दादांच्या याने आठवत बरं का महाराजांनी दादानी जे लिहिले त्याच्यासाठी तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवत आणि अशाच शब्दात लिहिला त्याने तो संपूर्ण आपण वाचा मी सगळं म्हणत नाही आपल्याला घोटवीन लाळ ब्रम्हज्ञान आहात मुक्ता आत्मस्थिती सांडवीन अशी प्रतिज्ञा केली जणून हे पाहूनच महाराजांनी लिहिले की काय असा मनुष्याला आणि विचार यावा म्हणा या ओबीचे प्रतिध्वनी त्या अभंगात मनुष्याला बघायला मिळत मुक्ता आत्मस्थिती सांडवीन असं स्वच्छ महाराजांनी म्हटलं घोटवीन लाल ब्रम्हज्ञानासाठी तेही ते दिले काय वाट मुक्ती देल पुढचं वाचायचं असं अमृता ही उठी लाळ अमृते येणे येणे अमृते अमृता ही लाळ उठी असेल असं महाराजांनी म्हटलेलं म्हणजे त्या अभंगात जे सांगितले ते असं आपण लक्षात ठेवा किंवा थोडा त्याचा खुलासा करायचा ठरला असा खुलासा करताय कि जीवनमुक्त पुरुषाला या अनुभवामृतामध्ये या अनुभवामृताच्या संबंधाने सुखरूप आणि सुखर पुळे यावर जे विविचन मी माझे आपल्याला सांगितले ते आपण पुन्हा लक्षात घ्या त्याच्यावरून हे लक्षात आपल्याला येईल जीवनमुक्त पुरुष एखादा ब्रह्मज्ञानी पुरुष एखादा जर आपल्या आत्मस्थितीमध्ये राहील विदेह दशेमध्ये जर राहील तर विधेय दशेमध्ये असला माणूस तो सुखरूप आहे ही गोष्ट खरी आहे पण सुख व्यवहार त्याच्यामध्ये नाही म्हणून महाराजाने असं लिहिलं असंही म्हणायला हरकत नाही आणि हा नित्या नित्यतेचा खुलासा तर आपल्याला खुला सा सांगितला कारण नित्यतेकडे माणसाची प्रवृत्ती स्वाभाविक आहे अशा दोन्ही रीतीने या भूमीचा अर्थ संभव कोणालाय बघा आपल्याला जास्त दिसून येईल की अगदी लहान मुलापासून तो थेट वृद्धापर्यंत प्रत्येकाची प्रवृत्ती नित्य वस्तू घेण्यात एखाद्या दुकानदाराने आपल्याला सांगितलं की हे धोतक तुम्हाला मी देतोय आपण घेऊन जा पण दाराच्या बाहेर आपण गेलात ना की घडी घडीच तुकडा तो म्हणेल बाबा कशाला घेऊन जायचं ठेवून द्या उलट दादा म्हणत असतो आम्हाला दुकानामध्ये बसल्यावर असा विचार करावा लागायचं सांगायला लागायचं कि बाई काय लुगड्याचे काठ वांगी चिरून घ्यावीत म्हणजे घरात भिड्या ठेवायचं काही कारणच वर्णन करायला लागतं हे नित्य म्हणून असं वाजवून दाखायला लागत आणि त्याकडे कोणाची प्रवृत्ती असावी लहान मुलापासून मोठ्या सगळ्यांची प्रवृत्ती अशी की वस्तू मिळावी आणि ती नित्य असावी सुख असावं आणि ते घरी विनाश पाहू नये असं माणसाला वाटत एक ताट्या गोष्ट सांगत अस एका ग्रह सा त्या आणि मुलीचं लग्न